श्लोक बाविदस् पर भक्त भूत वे सर्व विश्व व्यापारी है तो पर श्रेष्ठ पुरुष हे पार्थ अन्य भक्ति ने प्राप्त होना है अर्जुन तया पर ऐसा आरीरी म्हण पुरुषू गा अवधारी मणिपे जयात अर्जुना याप्रमाणे आत्मा हा शरीरातच निजल्यासारखा असा आहे म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात हे समज आणि प्रकृती पती व्रते पडिला एक पत्नी व्रते येणे ही कारणे जयाते पुरुषू म्हण आणि पुरुष असे म्हणण्याचे दुसरे कारण असे कि हा आत्मा एक पत्नी व्रताने पतिव्रताची प्रकृती तिच्याशी असतो या कारणास्तव देखील ज्याला पुरुष असे म्हणता येते जयाचे अंगण जे गगनाचे पांघरुण होय देख चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे अंगण पाहू शकत नाही हे चैतन्य आकाशाचे पहा ऐसे पर, चे घर दिवसित वर सांगितल्याप्रमाणे या पुरुषाचे स्वरूप आहे असे जाणून श्रेष्ठ योगी ज्याला सर्वात परिकरची गती असे म्हणतात तो परमात्मा एक अनिष्ठ भक्ताचे घर शोधत येतो जे तनु वाचा चिते नाई कि दुजी गोष्टी ते तया एकनिष्ठेचे पिक ते सुक्षेत्र जे जे कायाच्या मनाने परमात्मे वाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत त्या एकनिष्ठांच्या एकनिष्ठतेचे पीक देणारे जे चांगले शेतच आहे जैत्रैलोक्याची पुरुषोत्तम ऐसा जयाचा मनो तया आस्तिकाचा आश्रम पांडवा गे त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे अशी ज्यांची खरी समजूत आहे त्या आस्तिकांचे अर्जुना जे परमात्मस्वरूप नेहमी राहण्याचे ठिकाण आहे जे निगरवाचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशांशी जे परमात्मस्वरूप गर्भरहीत पुरुषांचे मोठेपण आहे जे गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे व निरीच्छ पुरुषास जे सुखाचे राज्य आहे जे संतोषीया वाढीले ताट जे अचिंता अनाथांचे माय पोट उजू वाट जया गावा जे परमात्मा स्वरूप संतोषी पुरुषास वाढलेले ताट आहे जे संसाराची चिंता न करणारे असून ज्यांना माझ्या वाचून दुसरा कोणी मालक नाही अशा भक्तांचे मायपोट आहे आणि ज्या गावाला पोहोचण्याला भक्ती हीच सरळ वाट आहे हे, हे कैक सांगो निवाया काय करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठावोची होईजे अर्जुना हे एक एक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करू परंतु ज्या ठिकाणी जैसे हिवची पडे उष्ण का समोर जालिया अरका तमची प्रकाशो थंडीच्या झुळुकानी जसे ऊन पाणीच थंड होते अथवा सूर्य समोर अंधार आला असता तो अंधारच प्रकाश होतो तैसा संसारू जया गावा गेला साता पांडवा हो नि आघवा मोक्षाचाची अर्जुना त्याप्रमाणे ज्या परमात्मा स्वरूपी मुक्कामाला हा संसार पोचला असता तो संसार सर्व बाजूनी मोक्षच म्हणजे दुःख शून्य व सुखरूप असा होऊन राहत तरी अग्नी माझी आले जायसय इंधनाची अग्निहावडे काही केले का अग्निरूपच होऊन राहते व ते अग्निरूप झाल्यावर पुन्हा लाकूडपणाने निराळे काढू म्हटले तर ते असे निराळे निघतच नाही ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे हि करिता परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी अथवा उसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचे जरी बुद्धिमान पुरुषांनी मनात आणले तरी पुन्हा ऊस होणे ज्याप्रमाणे शक्य नाही लोहाचे कनक जाहले हे एके परिसेची केले आता आणी कैचे ते गेले लोहत्व परिसरांनी लोखंडचे सोने केले आता अनेक दुसरा पदार्थ कोठे आहे कि जो त्याचा नाहीसालेला लोखंडपणा पुन्हा आणल म्हणून येवी पावनिया जयाते पुनरावृत्ती नाही म्हणून ज्याप्रमाणे दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाला दूधपणा खात्रीने येत नाही ते माझे परम साचो कारे निजधाम हे आतुवट तुझ वर्म दावी जात असे त्याप्रमाणे ज्या परमात्मा स्वरूपावल्या पुन्हा जन्म नाही असे जे स्वरूप ते माझे स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे ही अंतरंग गुह्य गोष्ट तुला दाखवली जात आहे श्लोक तेवीसाव येत्र काल येत मनावृत्तीम आवृत्तींच्या प्रयामी भरत ऋषभ हे भरतश्रेष्ठ कोणत्या कानावृत्तीप्रत जातात म्हणजे व कोणत्या काली देहावसन झाले असताना आवृत्तीप्रत जातात म्हणजे पुनर्जन्मप्रत जातात तो काल सांगतो देवीची आण प्रकारे हे जाणता हे सोपारे तरी देह सांडिते नि अवसरे जेथ मिळती योगी त्याचप्रमाणे हे एका प्रकाराने हे निजधाम जाणणे सोपे आहे तरी योगी लोक योग्य देह देहत्याग करून जेथे मिळतात ते माझे निजधाम होईसे घडे जे अनवसरे देह सांडे तरी माघवते येणे घडे देहीची अथवा अकस्मात असे घडते कि योग्याचा देह अयोग्यकाली पडला तर त्याला पुन्हा जन्माला पुढती म्हणून योग्यांनी योग्य जरी देह ठेविती, ठेवला तर देह ठेवता क्षणीच ब्रह्म होतात एरवीत यांनी जर अयोग्यकाली देह ठेवला तर ते पुन्हा संसाराला येतात तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये अवसरा आधीन तो अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांग त्याप्रमाणे मद्रूप होणे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडणे हे दोन्ही ठराविक मरण वेळेच्या स्वाधीन आहे आता प्रसंगानुसार त्याच काला विचार तुला सांगतो तरी ऐके सुभटा पातलिया या मरणाचा माझी वटा पाचय आपुला लिया वाटा निघतीय तर अर्जुना ऐक मरणाची गुंगी प्राप्त झाली असता शेवटी पंच महाभूते आपापल्या वाटेने निघतात ऐसा वरी पडिला प्रयाण काळी ते भ्रमू न स्मृती नव्हे आंधळी न मरे मन असा मरण प्राप्त झाला असताना बुद्धीला भ्रम गिळीत नाही स्मरणशक्ती आंधळी होत नाही आणखी मनही मरत नाही हा चेतना वर्गू आघवा मरणी असे टवटवा परी अनुभविली ब्रह्म भावा गवसणी होणे सर्व इंद्रिय समुदाय मरण समय टवटवीत पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळे प्रसन्न असतो सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावाव अग्नी या प्रमाणे हा इंद्रिय समुदाय सावध असणे आणि तो त्याचा सावध पण शेवट पर्यंत टिकणे हे जर अग्नीचे साह्य असेल तरच घडे पाहा पाय दिव्याचे दिवे पण झाके तई असतीच काय देखे पुली असे पहा कि वाऱ्याने अथवा पाण्याने जेवा दिव्याचा प्रकाश होतो नाही असलेलीच आपली दृष्टी पाहू शकते का तैसे देहांतीचे निषमवाते देह आत बाहेरी श्लेष्मा आते ती विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा त्याप्रमाणे देह पडण्याच्या वेळी होणाऱ्या त्रिदोषाने देह बाहेर कफाने व्यापला जातो त्या त्यावेळी जेव्हा अग्नीचे तेज भिजून जाते ते वेळी बुद्धी असोनी करील काय म्हणून अग्निमिन दे त्यावेळी प्राणासच क्रियाशक्ती नसते मग तेथे बुद्धी असून काय करी म्हणून अग्निशिवाय शरीरात चेतना म्हणजे ज्ञान कला टिकत नाही अरे अर्जुन जर देहातील अग्नि गेला तर तो देह नाही तर ओला चिखल आहे असे झाले म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ वे अंधारात शोधित राहते आणि मागील स्मरण आघावे ते अवसरे सांभाळावे मग देह देहून मिळावे स्वरूपी की आणि वास्तविक पाहिले असत मागील जे स्मरण आहे ते यावेळी असते आणि मग देह टाकून परमात्म स्वरूपी मिळवयाचे असते तवतया देह श्लेष्माच्या चिखली चेतनाची पुढो निगली तेथ मागील पुढील हे ठेवली आठवण सहजे परंतु देहाला ज्या कफाने व्यापले त्या कफाच्या चिखलात अभ्यासाची आणि पुढील स्वरूप स्थितीची आठवण स्वाभाविकच थांबली म्हणून आधीची अभ्यासू जो केला तो मरण न येताची निमोनी गेला जैसे ठेवणे न दिसता मालवला दिपू हातीच म्हणून मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला तो मरण येण्याच्या पूर्वी नाहीसा झाला ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू पाहण्याकरता हातात घेतलेला दिवा ती वस्तू दिसण्यापूर्वीच मालवून जावा त्याप्रमाणे आता से सकळ जाणपा ज्ञानासी तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आता हे सगळे असू दे सारांश असे समज कि ज्ञानाला मूल कारण अग्नी आहे त्या अग्नीचे मरण काळी संपूर्ण बळ असावे श्लोक चोवीसा अग्निरह शुक्ल क्षण तयात ब्रह्म ब्रम्ह विदोजना आत अग्नि व ज्योतीचा प्रकाश बाहेर दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने यांच्या ठिकाणी म्हणजे या स्थितीत ज्यांचे देहावसान होते ते ब्रह्म वेते जन ब्रम्माप्रत जातात आता अग्निज्योतीचा प्रकाशो बाहेरी शुक्ल पक्ष परी दिवस आणि सामासा माजी मासू उत्तरायण देहात अग्निचा व ज्योतीचा प्रकाश असून बाहेर शुक्ल पक्ष परंतु दिवस आणि उत्तरायनातील सहा महिन्यांच्या पैकी एक महिना ऐसिया समायोगाची निरुती लाहोनी जे देह ठेवती ते ब्रह्मविध होती परब्रह्म होऊन जे योगी आपला देह सोडतात ते ब्रह्मवेद ते परब्रम्ह होतात अवधारी गा धनुर्धरा येथ बरी सामर्थ्य या अवसरा देवीची हा उजू मार्ग स्वपुरा यावयासी। अर्जुना ऐक या कालाचे येथ पर्यंत सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाकडे येण्यास हा सरळ मार्ग आहे पहिले पायत रे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष येथे अग्नि ही पहिली पायरी आहे व ज्योतीचे स्वरूप ही दुसरी पायरी आहे दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आहे असे समज आणि सामासा उत्तरायण ते वरिची लगा सोपान येने सायुज्य सिद्धी सदन पावती योगी आणि उत्तरायनातील सहा महिने ही वरची पायरी आहे या मार्गाने योगी तद्रुपता सिद्धीच्या घराला येतात हा उत्तम काळू जाणीजे या ते अरचिरा मार्गू म्हणीजे आता अकाळू तो हि सहजे सांगे नाईक हा उत्तम असे याला अर्चिरा मार्ग आता जो आहे ओगाने सांगतो श्लोक पंचवीस धूमो रात्री कृष्ण क्षणमासा दक्षिणायनम त्र चांद्रमसम योगी प्राप्य निवर्तते आत धूमयुक्त अग्नी त्याचप्रमाणे बाहेर रात्र कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने यांच्या ठिकाणी म्हणजे या स्थितीत ज्यांचे देहावसान होते तो योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो तरी प्रयाणाचे अवसरे वातु श्लेष्मू सुभरे ते अंतःकरणी आंधारे कोंदले ठाके तरी मरणाच्या वेळी वात व वा कफ शरीरामध्ये फार दाटतो त्यामुळे अंतकरणात राहतो सर्व इंद्रिय लाकडासारखी जड होतात स्मरण शक्ती भ्रमात बुडते व मन वेडे होते आणि प्राण कोणतो अग्नीचे अग्नी पण जाये मग तो धूमची अवघा होये तेने चेतनाग्निची उष्णता जाते मग तो सर्व धूरच होतो आणि त्या धुराने चेतना शरीरात कोंडलेली राहते जैसे चंद्रा आड आभाळ सदट ताटे सजळ मग गडद ना उजाळ ऐसे झावळे होय ज्याप्रमाणे पाण्याने भरगतचे भरलेले ढग चंद्राच्या आड यावेत मग त्यावेळी गडत अंधकारही नसतो आणि स्वच्छ उजेडही नसतो असा झुंजू मतो का याप्रमाणे या तो धड मेलेला नसतो व शुद्धीवरही नसतो अशी जीवितस स्तब्धता येते आयुष्य मरणाच्या वेळेची वाट पाहत राहते ऐसी मन बुद्धी करणे सभोवती धूमा कुळाची कोंडणी याप्रमाणे या मन बुद्धी व इंद्रिये यांच्या सभोवती अशी ही दुराच्या समुदायाची कोंडणी होते तेव्हा जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग संपूर्ण नष्ट होतो आगा हातीचे जे वेळी जाय आहे, तव हो ये, ये बाबा अर्जुना जन्मभर केलेला हातचा अभ्यास जेव्हा जातो त्यावेळी दुसऱ्या प्राप्तीची गोष्ट कशाला मनात आणावयास पाहिजे म्हणून मरण काळी तर अशी अवस्था होती आणि देहा आतू ऐशी स्थिती बाहेरी कृष्ण पक्षू वरी राती आणि सामासही ते बोडवती दक्षिणायन व अशी ही देहाच्या आज स्थितीहून बाहेर वद्य पंधरवडा शिवाय रात्र आणि दक्षिणायनातील सहा महिनेही येतात इ ये पुनरावृत्तीची घराणी आघवि एकवटती जयाचीया प्रया तो स्वरूप कहाणी कैसेनी ठिकाणे म्हणून चंद्रवर जाणे घडे मग तेथून मागुता बहुडे संसाराये अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्या कारणाने त्याचे चंद्र लोकापर्यंत जाणे घडते आणि नंतर तेथून तो माघार फिरून पुन्हा मृत्यू लोका जन्मला धूम्र मार्ग उवा पुनरावृत्तीची अर्जुना आम्ही अकाळ म्हणून जो म्हटला तो हाच असे समज आणि हाच पुनर्जन्मरूप गावास येण्याचा धूम्र मार्ग आहे ये रतो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असत चांगू निवृत्ती वरी दुसरा जो अर्चिरादी मार्ग तो वाहता आणि सुगम आहे आणि तो सहज कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देण्यास चांगला आहे श्लोक सव्वीसावा शुक्ल गती हे ते जगत मते एक यात्यनावृत्ती मन्यया वर्तते जगाचे प्रकाशरूप आणि अंधकार रूप म्हणजे अर्चिरादी आणि धूम्र असे हे दोन मार्ग नित्य आहेत एकाने मनुष्य अनावृत्ती जातो पण दुसऱ्याने आवृत्तीप्रत परत येतो अनादिया दोन ही वाटा एकी उजू एक अवटा म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दाविली तुझ हे अर्जुना अशा या अनादि काला पासून चालत आलेल्या दोन वाटा आहेत त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम दाखवले आहेत हिता हित जाणावे हिताची लागे कारण की आपल्या हिताकरताच योग्य अयोग्य मार्ग पहावे खरे खोटे ओळखावे आणि आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे समजून घ्यावे पाहे हे पा नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जाणून अडवी रिगवत असे असे पहा कि चांगली नाव डोळ्या पुढे दिसत असून ती मध्ये न बसता कोणी अथांग पाण्यात उडी घालील का अथवा राजमार्ग माहीत असून कोणाच्याने आड राहत का जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके ते विष व अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल का त्याचप्रमाणे जो सरल मार्ग जाणतो तो आडमार्गाला जाणार नाही म्हणून पुढे पार खावे खरे कुडे पार तरी न पडे अनवसरे कही म्हणून खरे व खोटे यांची पक्की परीक्षा करावी व अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही म्हणजे अकाली देह पडणार नाही एरवी <speaking> देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासिली याचे हनकाम, काम जाईल वाया तसे केले नाही तर म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे खऱ्या खोट्याची पारख केली नाही तर, तर मरण या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे की जन्मभर ज्या हेतुने अभ्यास केला तो हेतु व्यर्थ जाईल जरी अर्चिरा मार्गू चुकली या अवचटे धूम्र पंथे पडली या तरी संसार पाती जुंतली भवताची असावे अर्चिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धुम्र मार्गात पडले तर संसाराच्या पातीला झुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल हे सायस देखो नियटे म्हणून गोमटे शोधले दोन्ही हे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे मोठे सायस पाहून आता हे सायस कशाने एक वर दूर होतील हे पाहावे म्हणून हे दोन्ही योग मार्ग नीट रीतीने पाहिले तव एके ब्रम्हत्वा जाईजे आणि अर्चिराधी मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि एकाने म्हणजे धुम्र मार्गाने पुनर्जन्माला येणे होते परंतु प्रारब्धाने मरण काळी ज्याला जो मार्ग वाटेला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळेल ते म्हणितले हे नव्हे वायाटे काय पावे देह जाऊन वस्तु होवावे मरण काळी अर्चिराधी मार्ग वाट्याला येतो का धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे असे पाहून अर्जुन खिन्न झालं त्यावेळी भगवंत म्हणाले देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे कारण प्रारब्ध वशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठोक ते काही कळत नाही म्हणून हे नको तरी आता देह असो अथवा जाओ आम्ही तो केवळ वस्तूची आहो काजे दोरी सर्पत्व वावो दोराची करुणी तर आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहो कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे मजंगपण असे का नसे ऐसे हे उदकाशी कही प्रतिभासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची कि मला तर आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते का ते पाणी वाटेल तेव्हा ते पाणी वाटेल वा... तेव्हा वाटे वा... जसेच्या तसे पाणीच असते तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे नीमेची तेवी देही जे देहेस्तू जागले लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नहीं, अथ्वा नाही अथवा लाट नाहीशी झाली तर ते पाणी मरत नाही त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले आता शरीराचे तयाची अठाई आडना बही उरले नाही तरी कोणी काळे काय निमिते पाहेववेतच्या पा। ठिकाणी शरीराचे आडनाबही उरले नाही तर बाबा अर्जुना असा विचार कर कि कोणत्या काळे करून काय नाश पावणार आहे मग मार्ग ते कासया शोधावे कोणी कोठून घे जे जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग अर्चिराधी अथवा धुम्र मार्ग हे कशाला शोधावे आणि कोणी कोठून कोठे जावयाचे श्लोक सत्तावीस नैते पार्थान योगी मुन तस्माशु कालो भार हे पार्थ हे दोन मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही म्हणून अर्जुना तू सर्व कालामध्ये योग हो आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथिचे आकाश लागे नीटे वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके आणि अरे अर्जुन घट ज्या वेळेला फुटतो त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते व वा नीट वाटेला लागले तर ते महाकाशाला नेमके मिळते नाही ते महाकाशाला मिळावायचे चुकेल का आम्ही म्हणतो असे आहे पहा कि घटाचा आकारच नाहीसा होतो वास्तविक पाहिले तर आधी आधीही आकाश आकाशाच्या ठिकाणी अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना पडत नाही या कारणे पंडूसुत तू वाहो वाम्यता अर्जुना म्हणून तू योग संपन्न हो एवढ्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व स्वरूप साम्यता होईल मग भलते थे भलते वा देह बंधू असो अथवा जावा परी अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघड नाही मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा देहाचा पाश असो अथवा जावो परंतु बंधरहित अखंड ब्रम्हितीत बिघाड येणार नाही तो कल्पादि जन्मा नागवे कल्पांती मरणे नापलवे माजी स्वर्ग संसार आचेनी लागवे झकवे ना तो कल्पाच्या आरंभी जन्मत सापडत नाही कल्पा अंति तो मरना ने बुड़त नहीं व मध्या स्थिति स्थिति हो या काजे भोगलू निपाह या बोधाने जो योगी हो तो बोधाचा सरलपना तो स्वर्ग व संसारातील भोगांना विचाराने वजन करून पाहतो व ते असून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो इंद्रा ते सांडणे मानुने पांडवा डावली जो बा अर्जुना इंद्रादिक देवाना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्य प्रसिद्ध आहेत ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून त्यास तो तुच्छ म्हणून टाकून देतो श्लोक अठ्ठावीस योगी पार्ज्ञामध्ये तपश्चर्यामध्ये अथवा दानामध्ये जे जे पुण्यकारक फल सांगितलेले आहेत ते सर्व त्या सर्व फलाहून अधिक फल हे जीव व ब्रह्म यांचे ऐक्य रूपी ज्ञान हे आहे हे जाणून योग वरील वेदाध्यक्ष वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले का तपो दानाचे जोडले सर्व स्वहन जे जरी वेदाच्या अध्ययनाने मिळणारे पुण्य प्राप्त झाले अथवा यज्ञरूप शेतच पिकले किंवा तपाचे अथवा दानाचे असलेले सर्वस्व पुण्य मिळाले तया आघवयांची पुण्याचा मळा भारुआया फळा जे परब्रह्मा निर्मळा साठी न सरे तरी त्या सर्वच पुण्याच्या मळ्याला पुष्कळ पीक येऊन जे फळ येते ते फळ शुद्ध परमात्म्याच्या तुलनेला येत नाही जे नित्यानंद उपमेचा मानाने उपमेचा ताजव्यात घालून पाहिले असता कमी दिसत नाही पहा के ज्या सुखाच्या प्राप्ती करता वेद यज्ञादी साधने आहेत जे विटे नासरे भोगितयाचे नि पवाडे पुरे पुढती महासुखाचे सोयरे भावंडची। जे स्वर्गसुख विटत नाही व संपत नाही भोगणाऱ्या इच्छा पुरवते आणि शिवाय जे स्वर्गसुख ब्रह्मसुखाचे धाकटे भावंडच आहे ऐसे दृष्टीचे निखपणे जय असे अदृष्टाचे बैसणे जे शतमखी हि अंगवणे नोहेची एक अशा जे तऱ्हेचे दिसण्यात व ज्याला अदृष्टाचा म्हणजे आधार आहे व जे, जे शंभर होत नाही अलौकिकुके अनुमानती कौतुके तळुवटवडे त्या स्वर्ग सुखाला योगेश्वर आपल्या लोकोत्तर विचारदृष्टीरूपी हातावर लिलेनेच वजन करून त्या स्वर्ग सुखाच्या योग्यतेचे अनुमान करतात तर ते त्यांना हलके वाटते मग तुखाची किरीटी करुनियाब्रह्माची येखाची पायरी करून परब्रह्माच्या पाठावर बसतात ऐसे चराचरिक भाग्य जे ब्रम्मेशा आराधना योग्य योगी भोग्य भोग धन याप्रमाणे स्थावर जंगमात्मक जगाचे जे एक भाग्य जे ब्रम्मदेव व शंकर यांनाही आराधना करण्यास योग्य व जे योग्यांना भोगण्याला योग्य असे भोगरूपी ऐश्वरी आहे जो सकळ कळांची कला जो परमानंदाचा पुतळा जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची जो परमात्मा सर्व कळांची कळा आहे जो परमानंदाची मूर्ती आहे व जो विश्वाचा जिव्हाळा आहे जो सर्वज्ञतेचा बोलावा जो यादव कुळीचा कुलदिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला जो परमात्मा सर्वज्ञतेचे जीवन आहे जो यादवांच्या कुलाचा कुलदीपक आहे महाराज तो श्रीकृष्ण अर्जुनास असे बोलला ऐसा कुरुक्षेत्री चा वृत्तांतू सं पुढारी हकीकत संजय धृतराष्ट्र राजाला सांगत होता तीच गोष्ट पुढे तुम्ही ऐका असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात इतिश्री ज्ञान देव विरचिता याम भावाथदियाष्टमोध्याय हरए नम अरये नम हरए नम